अध्याय दोनशे सहावा ब्रह्मप्राप्तीचा उपाय मनाला म्हणाला पासून इंद्रिये परावृत्त करून त्यांचा व अंतःकरणाचा निरोध केला म्हणजे रत्नमालिकेत असलेल्या सूत्राप्रमाणे सर्व प्राण्यांमध्ये वास्तव करणाऱ्या परमात्म्याचे दर्शन होते ज्याप्रमाणे एकच सूत्र सुवर्ण मौक्तिक प्रवाल मृत्यिकेचे अलंकार आणि रौप्य यांच्यामध्ये प्रविष्ट होते त्याप्रमाणेच आपल्या कर्मांच्या योगाने विषयासक्ती उत्पन्न झाल्यामुळे एकाच जीवाला गायी घोडे मनुष्य हत्ती हरिणे कीटक पक्षी इत्यादी भिन्न शरीरांमध्ये प्रविष्ट व्हावे लागते ज्या ज्या शरीराच्या आश्रयाने हा जीवात्मा जे जे कर्म करतो त्या, त्या कर्माचे फल त्याला त्या त्या, त्या शरीराचा योग असतानाच भोगावे लागते ज्याप्रमाणे एकच रस असलेल्या भूमीस वनस्पतींच्या अनुरोधाने चालावे लागते अर्थात भिन्न रसमय बनावे लागते त्याप्रमाणेच जिला परमात्मा साक्षी आहे अशा बुद्धीस कर्माच्या अनुरोधाने वागावे लागते कोणत्याही वस्तूचे ज्ञान झाले म्हणजे ती मिळवण्याची इच्छा होते तशी इच्छा झाल्यानंतर ती मिळवण्या संबंधाचा प्रयत्न सुरू होतो प्रयत्नानंतर क्रिया घडते आणि क्रियेनंतर फल मिळते सारांश फल म्हणजे देहादी कर्मापासून उत्पन्न होणारे आहे कर्म हे ज्ञेय म्हणजे अहम प्रत्यय अशा वस्तू पासून उत्पन्न होणारे आहे आणि ज्ञेय हे ज्ञान स्वरूपी असून ज्ञान म्हणजे जीव हा अविद्यारूपी उपाधीने युक्त असल्यामुळे चैतन्यात्मक जडात्मक ही आहे ज्ञान म्हणजे चिजड ग्रंथी फल म्हणजे देह ज्ञेय म्हणजे अहंकार चतुष्ट आणि कर्म म्हणजे संचित या चारही गोष्टींचा आत्यंतिक उच्छेद झाल्यानंतर आत्मतत्वाचे प्रकाशन हे फळ मिळते अंतकरण ब्रह्माकार वृत्ति ने सा कार होतो। हे तत्व ज्ञे सर्वस्तू मध्यव्य करते नित्य सिद्ध व त्रिविध परिच्छेद शून्य है योगी लोकान साक्षात्कार हो बुद्धि वस्तव्य करना है तरी आज्ञ लोकान ज्ञान होते नहीं कारण त्यांची बुद्धी विषयासक्त झालेली असते पृथ्वीवर जलाची व्याप्ती फार मोठी असून जलापेक्षाही तेजाची तेजापेक्षाही वायूची वायूहून आकाशाची व आकाशाहून मनाची मनाहून बुद्धीची आणि बुद्धीहून कालाची व्याप्ती मोठी आहे आणि सर्वैश्वरीय संपन्न व सर्व जगताचे नियामक जे शुद्ध ब्रह्म ते कालाहूनही फार मोठे आहे या तेजोमय ब्रह्मास आदी अंत किंवा मध्य नाही यावत परिच्छिन्न वस्तू शांत अतएव दुःखरूप आहेत आदी व मध्य हेही आहेत म्हणूनच आधी मध्यांत शून्य असा परमात्मा तो दुखातीत आहे ते तत्व परब्रह्म होय जे प्राप्त करून घ्यावयाचे आणि जे उत्कृष्ट प्रकारचे आश्रयस्थान तेही तेच असून त्याचे ज्ञान झाल्यानंतर अनित्याशा दुखांचा नाश होतो अर्थात मोक्षप्राप्ती होते हे परब्रह्म जीवस्वरूपाने अनेकत्व पाहून जरी देहाधिकांमध्ये ज्ञानरूपाने विद्यमान असते तरी गुणांचा संपर्क नसल्यामुळे ते त्याहून अत्यंत भिन्न असते निवृत्ती मार्गाचे अवलंबन करून जेव्हा याच्या अलिप्ततेचे ज्ञान संपादन करावे तेव्हाच मोक्षप्राप्ती होते प्रवृत्ती मार्गाने होत नाही ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद याने प्रतिपादी जी में ती लिंग शरीरांचे ठाई संस्कार उत्पन्न करणारी आहेत ऋग्वेदादी रूपी जी प्रवृत्त मार्गाची साधने ती नश्वर अशा शरीरांच्या आश्रयाने राहणारी आहेत प्रयत्न के जिह्वाग्रा स्थिर अत अतएव नश्वर है ब्रह्म जीव जीवस्वरूपाने जरी शरीरा प्रकट होशा प्रकार से नहीं यत्न साध्य नहीं त्याला आदि नहीं अंत नहीं व मध्य ही नहीं ऋग्वेदाला आदि है यजुर्वेदाला आदि है व सामवेदाला आदि है अर्थात अंत ही होजे कारण ज्याना ज्याना आदी असतो त्यांना त्यांना अंतही असतोच असे पाहण्यात येते परब्रह्माला आदी नाही अर्थातच त्याला अंतही नाही ज्या अर्थी अंत नाही त्या अर्थी ते व्यापक आणि अविनाशी असे आहे त्याला दुःखाचा किंवा सुखदुःखादी द्वंद्वांचा संपर्क नाही कारण ते त्याहून पर आहे ते सहजसिद्ध आहे म्हणून प्राणी त्याचे ठिकाणी सहजच लुलूप असावे परंतु दैवगतीने विपरीत अशा कर्मबंधनाने ते जखडून गेलेले असल्यामुळे त्यांना ब्रह्मप्राप्तीच्या उपायांचे ज्ञान होत नाही वो उपाय ज्ञान न झाल्यामुळे ब्रह्मसाक्षात्कारही होत नाही काही लोक ध्यान प्रवृत्त झालेले असतात तरी त्या सर्वासच ब्रह्मप्राप्ती होते असे नाही कारण विषयांकडे प्राण्यांची स्वाभाविकच प्रवृत्ती असते आणि ध्यानमार्गामध्ये आसक्त झालेल्या योग्याने मधुमती नामक योगभूमीचा आश्रय केला म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे हवे ते विषय त्याला केवळ संकल्प मात्रे करूनच प्राप्त होतात त्यामुळे तो अंतःकरणात ब्रह्मव्यतिरिक्त अशा त्या विषयांचीच इच्छा करीत राहतो त्यामुळे त्याला ब्रह्मप्राप्ती होत नाही योग योगभूमीमध्ये सुद्धा विषयप्राप्तीचीच इच्छा होते याचे कारण लोकांमध्ये सदैव प्राण्यांना विषयांचेच दर्शन होत असते हे होय म्हणूनच तशा स्थितीतही कित्येकास ब्रह्मप्राप्तीची इच्छा होत नाही शिवाय याची इच्छा विषयप्राप्तीविषयी असते व परब्रह्म तर विषय संपर्क शून्य आहे संकल्प मात्राने योगीजनास प्राप्त होणारे जे श्रेष्ठ विषय त्याचे बाह्यविषयांचे ठाई आसक्त असलेल्या पुरुषाला ज्ञानही होत नाही संकल्प मात्राने योगीजनास प्राप्त होणारे विषय ही काही अंशी परमात्म्याची स्वरूपेच आहे यामुळे त्यावरून परमात्म्याच्या स्वरूपाचे अनुमान करता येते ध्यानयोगाने सूक्ष्म झालेल्या अंतःकरणाच्या योगे आपणाला परमात्म्याचे ज्ञान होते परंतु त्याचे स्वरूप वाणीने सांगता येणे शक्य नाही ज्याप्रमाणे बाह्य पदार्थ मनोमय असल्यामुळे त्याचे ज्ञान मनाच्याच योगाने होते त्याप्रमाणेच ज्ञानमय अशा परमात्म्याचे ज्ञान केवळ साक्षात्कारानेच होते बुद्धीची वृत्ती ब्रह्माकार बनली म्हणजे तिथे सर्व दोष नष्ट होतात आणि ती निर्मळ झाली म्हणजे तिच्या योगाने मनही निर्मळ होते स्वप्न सृष्टी ही केवळ मनोमय आहे वो व जाग्रतावस्थेतील इंद्रिये ही देखील मनोमयच आहेत असा निश्चय बुद्धीचे दोष नष्ट झाल्यामुळे होतो आणि असे झाले म्हणजे शून्य अशा परब्रह्माची प्राप्ती होते श्रवण मननाधिकांनी युक्त अशा पुरुषाचे ठिकाणी ध्यानाच्या अभ्यासाने जी एक बुद्धिवृत्ती उत्पन्न झालेली असते तिची ही शेवटी निवृत्ती होते आणि निर्गुण व निरीच्छ अशा ब्रह्माची त्याला प्राप्ती होते ज्याप्रमाणे काग्नीला वायू प्रदीप्त करू शकत नाही तर तो त्याचा त्यागच करतो त्याप्रमाणे आशेमध्ये घोटाळून राहिलेले जे लोक त्यांचा परमात्मा त्यागच करतो सारांश अंतःकरणाच्या योगाने विषयांचा सर्वथै उच्छेद केला म्हणजे बुद्धीहून पर असलेल्या ब्रह्माची प्राप्ती होते आणि विषय परमात्म्याहून भिन्न आहेत असे समजून त्याच वर आसक्ती ठेवली अर्थात केवळ प्रवृत्ती मार्गाचाच आशय केला आश्रय केला तर निरनिराळ्या लोकांची व ऐश्वर्यांची प्राप्ती होते हे लक्षात घेऊन जो मनुष्य विषयांचा उच्छेद करणाऱ्या निवृत्ती मार्गाचे अवलंबन करेल त्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते जीवाचे खरे स्वरूप अव्यक्त अर्थात ब्रह्म हेच आहे तथापि शरीराधिकांचा योग घडल्यामुळे त्यांची कर्मे व्यक्त असल्यासारखे दिसतात पण सुषुप्तिकाली त्याचे अव्यक्त अनुभवास येते म्हणूनच मध्यस्थितीत भासमान होणारे जे त्यांचे व्यक्त स्वरूप ते असत्य आहे असे म्हणावे लागते अशा रीतीने अव्यक्त स्वरूपी असल्यामुळे त्याला वस्तुत इच्छेचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही तरी इंद्रियाधिकांचा संबंध जडल्यामुळे त्यांच्या उत्कर्षाने याचा उत्कर्ष व त्यांच्या म्लानपणामुळे याचीही म्लानता असल्याचा भास होतो सर्व इंद्रियांशी संबंध जडून हा परमात्मा लिंगदेहामध्ये प्रविष्ट होतो हाच पंचमहाभूत आहे व त्यांचा आश्रयही आहे बिंबभूत अशा अंतर्यामी परमात्म्याचा संबंध नसला म्हणजे याच्या पंचमहाभूतादि स्वरूपी मूर्तीकडून कोणतेही कार्य होऊ शकत नाही कारण त्याच्या वाचून त्या मूर्ती असमर्थ असतात अंतर्यामी परमात्मा आणि अविद्यादी उपाधी यांचा जरी संबंध सतत असला तरी जीव दुःखमुक्त होत नाही असे मात्र नाही उपाधींच्या संबंधामुळे त्याला कायमचाच दुःख योग घडेल ही कल्पना व्यर्थ आहे कारण मनुष्याला जसा पृथ्वीचा नाश होईल असे दिसत नाही तथापि तिचा नाश होतोच त्याप्रमाणे दुःखांचाही नाश होणार नाही असे वाटते तरी तो होतोच ज्याप्रमाणे वायूच्या योगाने प्रवाहात पडलेला पदार्थ वायूच्याच योगाने हेलकावे खात जातो वो वायु योगाने परतिरास ही जाऊन पोचतो कर्मा उपाधींस योग गाने।